स्कंध आठवा अध्याय बारावा द्वीप वर्णन श्री नारायण मुनी नारदाला म्हणाले हे नारदा हे देवर्षे या जम्बूद्वीपा बद्दल जसे आजवर सांगण्यात आलेले आहे आणि ते जसे आहे तसे मी तुला आता सांगतो संपूर्ण जम्बूद्वीप क्षारोदिने सर्व बाजूनी वेढलेले आहे जम्बूद्वीप ज्याप्रमाणे मेरूच्या सभोवती पसरलेले आहे तसेच जम्बूद्वीपा हा क्षारोदधी म्हणजे खाऱ्या समुद्र पसरलेला आहे जसे खंदक बाहेरच्या उपवनाने परिवेष्टीत झालेले असतात तसे हा क्षारोदेखील वेढलेला वे आहे प्रचंड वृक्षापुढे जसा जम्बू वृक्ष दिसेल तसे प्लक्षाख्य द्वीपा पुढे जम्बूद्वीप भासते त्याचे प्रमाणे या प्रकारे दर्शित केले आहे हिरण्यमय आणि अग्नी त्याच ठिकाणी राहतो असे शास्त्रकार सांगत असतात प्रियव्रताचा प्रसिद्ध पुत्र सप्तजिंह हा त्या द्वीपाचा अधिकारी आहे। इद्मजिंह नावाचा जुणू अग्निच असा तो या द्वीपाचा अधिपती आह त्याने आपल्या द्वीपाच भाग करून सात पुत्रांना दिल आणि स्वतः मात्र आत्मबोध झालियांना मान्य आह अशा योगाश्रमाच्या आचरणाचा स्वीकार करून राहतो आह त्या आत्मज्ञानामुळेच त्या सत्वर भगवतप्राप्ती झाली आणि तो देवलोकी गेला शिव यवस भद्र शांत क्षेम अमृत आणि अभय ह्या वर्षांनी ते द्वीपयुक्त आहेत त्या सातही वर्षात सात सुप्रसिद्ध नद्या आहेत आणि सर्वश्रेष्ठ असे सात पर्वतही आहेत अरुणा त्रुमणा अंगिरसी, सावित्री सुप्रभवा ऋतमकरा सत्यंभरा अशा या सात नावांनी त्या नद्या प्रसिद्ध आहेत ह्या नद्या सर्वोत्तम आहेत या नद्यांप्रमाणेच आता हे नारदा पर्वतांची साथ नावे ऐक मणिकूट इंद्रसेन ज्योतिष्मान सुवर्ण हिरण्य असे सात पर्वत लक्षद्वीपात श्रेष्ठ आणि प्रसिद्ध आहेत ज्या नद्यांच्या केवळ दर्शनाने अथवा त्यातील उदक स्पर्शाने सर्व शरीरावरचा अथवा मनावरचा मल धुऊन जातो त्याचप्रमाणे त्या उदकाच्या पुण्याने सर्वांचे अज्ञानही धुऊन जाते लक्षद्वीपांमध्ये हंस पतंग ऊर्ध्वायन आणि सत्यांग असे चार प्रकारचे वर्ण आहेत त्यांचे आयुष्य हजार वर्षे आहे त्यांची रूपे विविध प्रकारची आहेत तेथील लोक वैदिक पद्धतीने स्वर्गदार द्वारभूत अशा त्या अर्काची पूजा करतात पुराण पुरुष विष्णू त्याचे सूर्य हे उज्वल स्वरूप आहे म्हणून आम्ही सर्वजण त्या भगवानाला शरण जातो अनुष्ठानाने युक्त असलेला धर्म तसेच अनुभवास येणारा धर्म ब्रह्मतत्वाचा बोध घडवणारा धर्म असे हे असून त्या भगवानाचे आहेत शुभ फलाप्रमाणेच अशुभ फलाचाही आधार असा तो सूर्य नावाने प्रसिद्ध असलेला भगवानच आहे हे नारदा प्लक्ष जम्बू वगैरे सर्व द्वीपामध्ये आयुष्य इंद्रिय ओज बल बुद्धी वीर्य, यांनी सर्वजण विक्रम यासून, त्यांना सर्व सिद्धी नित्य साध्य झाल्या आहेत त्या सिद्धी त्यांच्या आधीन आहेत प्लक्षद्वीपाच्या पलीकडे इक्षुरसोद नावाचा प्रचंड समुद्र आहे त्याने जवळजवळ संपूर्ण द्वीपच सर्व बाजूनी वेढून टाकले आहे त्या प्लक्षद्वीपाचे पलीकडे अतिशय विशाल असे किंबोहना प्लक्षद्वीपाच्या दुप्पट विस्ताराने असलेले असे शालमल नावाचे सुंदर द्वीप आहे ते द्वीप सुरोद नावाच्या प्रचंड समुद्राने परिवेष्ट झाले आहे प्लक्षद्वीपात जसे प्लक्ष वृक्ष आहेत तसे शालमल द्वीपात शालमल नावाचे प्रचंड वृक्ष आहेत शालमल द्वीप हे प्रचंड आणि शूर पक्षीराजाचे वस्तिस्थान आहे पक्षीराज गरुड नेहमी तेथेच वास्तव्य करून असतो त्या विपाचा श्रेष्ठ अधिपती प्रिय व्रताचा पुत्र यज्ञबाहू हा आहे त्यानेही पृथ्वीचे सात भाग करून ते आपल्या सात पुत्रांना वाटून दिले त्या सात उपवर्षांची नावे पुढील प्रमाणे सांगितली आहेत ती आता ऐका हे नारदा ती सात वर्षे पुढील नावाने प्रसिद्ध आहेत सुरोचन सौम्यनस्य रमण देवर्षक वारीभद्र आत्यायन आणि विज्ञान अशी त्यांची सात नावे प्रसिद्ध आहेत या सातही वर्षात उत्कृष्ट अशा सात नद्या आहेत सरस शतशृंग वामदेव कंदक कुमुद पुष्पवर्ष आणि सहस्रश्रुती असे सात उत्तम पर्वत आहेत या पर्वताप्रमाणे आता तेथील श्रेष्ठ नद्यांची नावे हे नारदा तुला सांगतो अनुमती सिनीवाली सरस्वती कुप्र रजनी नंदा राका या नावांच्या सातनाद्या त्या वर्षात प्रसिद्ध आहेत त्या वर्षातील सर्वच पुरुष श्रुतधरं वीरधरं वसुंधरं इशुंधरं या नावाचा चार वर्णाचे आहेत वेदमय असलेला आणि तेजस्वी अशा सोम या नावाने प्रसिद्ध पावलेल्या भगवान ईश्वराचे पूजन तेथील लोक करतात तो ईश्वर आपल्या किरणांनी शुक्ल आणि कृष्ण पक्षामध्ये देवांना आणि पितरांना अन्न वाटून देतो तो सोम सर्वच प्रजांचा राजा आहे तो सर्वांना प्रसन्न हो यानंतर ज्याचे प्रमाण सुरोधापेक्षा दुप्पट आहे असे सांगतात असे कुलद्वीप नावाचे धृत समुद्राने सर्व बाजूनी वेढलेले असे द्वीप आहे तेथे ज्याच्यामुळे या द्वीपाला धृतोद नाव पडले आहे असा कुशसांब दैदिप्यमान होऊन राहिला आहे तो आपल्या कोमल ज्वाला तो आपल्या कोमल ज्वालांच्या प्रकाश देत असतो प्रिय व्रताचा पुत्र स्वराट हिरण्यरेता तो या द्वीचा स्वामी आहे त्याने या द्वीपाचे सात भाग केले आणि आपल्या पुत्रांना वाटून दिले वसू वसुदान दृढ रुची स्तुत्यव्रत विविक्त, वामदेव, अशी त्या सातवर्ण ही सातही वर्षे प्रसिद्ध आहेत या सातही वर्षांच्या सात पर्वश्रेष्ठ आहेत तसेच सातच मोठ्या नद्या आहेत त्यांची नावे आता हे नारदा तेथे चक्र चतुशृंग कपिल चित्रकूटक देवानिक ऊर्ध्वरोमा द्रविण या नावाचे सात पर्वतराज आहेत तसेच सात नद्यांची नावे ऐक रसकुल्या मधुकुल्या मित्रविंद श्रुतीविंदा देवगर्भा धृतच्युत मंदमालिका या त्या सप्त नद्या त्यांचे उदक अत्यंत पवित्र असून तेथे राहणारे लोकही त्या उदकाने पवित्र होतात कुशल कोविद अभियुक्त कुलक या चार वर्णांचे ते वस्तिस्थान आहे असे सांगितले जाते त्या वर्णांची कांती देवाप्रमाणे सतेज आहे ते सर्वच लोक सर्वज्ञ आहेत त्यांना अज्ञेय काही नाही अग्निजसा तेजस्वी असतो त्याप्रमाणे जातवेदा पूज्य मानतात जातवेद ह्या देवाला ते उत्तम कर्मे अर्पण करतात ते म्हणतात हे जातवेदा तू परब्रह्माचा हव्यवाद आहेस देव आणि पुरुषांचे अंगे यांचा यज्ञ करून पुरुषाचे पूजन कर असे द्वीपात राहणारे सर्वजण त्या जातवेत अग्निची पूजा करतात अध्याय बारावा समाप्त